वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्ग तेरावा तो धर्मात्मा राम सुग्रीवासह ऋषमुखाहून वाली राज्य करीत असलेला किशकिंधीला गेला सोन्याने शोभणारे आपले महान धनुष्य उंचावून आणि सूर्यासारखे तळपणारे युद्ध जिंकणारे बाण घेऊन राम निघाला महात्मा रामाच्या पुढे पुष्ट मानेचा सुग्रीव आणि महाबलवान लक्ष्मण हे चालले मागून वीर हनुमान नल वीरेवा नैल महा तार जो वानर सेना नायकांचा मुख्य होता तो असे चालले पुष्पभाराने वाकलेले वृक्ष प्रसन्न जल असलेल्या सागराकडे निघालेल्या नद्या कडे कपारी कड्यांवरून पडणारे प्रवाह गुहा प्रमुख शिखरे आणि सुरेख दिसणाऱ्या दऱ्यापाहात आणि वैडोरे मनासारख्या स्वच्छ पाण्याने तसेच उमरत्या कमळाने शोभणारे वाटेत लागणारे जलाशय अवलोकन करीत ते चालले कारंड सारस हंस वंजुल पाणकोंबडे चक्रवा आणि अशाच इतर पक्षांनी ते निनादून सोडले होते कोळ्या कोवळे गवताचे अंकुर खाणारे निर्भयपणे वनात सर्वत्र संचार करणारे आणि मैदानात बसलेले हरिण तसेच तलावांचे बांध फोडणारे त्यांचे जणू वैरीच असे पांढरेशुभ्र दाताने शोभणारे असे वनात फिरणारे भयानक हत्ती पर्वतांचे कडे कोसळणारे मत्त असे पर्वतासारखे पण एक सारखे हलणारे आणि भूमीवरची धूळ उडवणारे हत्ती हत्तीसारखे वानर आणि असेच वनात फिरणारे इतर पशु आणि आकाशात फिरणारे पक्षी पाहत पाहत ते त्वरेने सुग्रीवाच्या अधीन राहून चालले तसे ते त्वरेने जात असताना झाडांची एके ठिकाणी राई पाहून रघुनंदन राम सुग्रीवाला म्हणाला आकाशात मेघ ह्यावा तशी येथे एके ठिकाणीच जमलेली ही झाडी दिसते मेघांच्या समुदायासारखे भरगच्च आणि कुंपणाच्या केळीने वेढलेले हे काय आहे हे जाणण्याची मला इच्छा आहे मित्रा मला त्याविषयी कुतूल आहे ते तू दूर करावे अशी माझी इच्छा आहे महात्मा सांगू लागला यात उद्यान आहे वन आहे आणि तेथे गोड मुळे फळे आणि पाणी आहे येथे सप्तजनी नावाचे मुनी कठोर व्रत करून राहिलेले होते ते, ते सातही जण खाली डोके करून नित्य पाण्यावर पडून राहून सात रात्री पर्वतावर वास्तव्य करून केवळ वायूचा आहार करून सातशे वर्षांनी सदेह स्वर्गाला गेले त्यांच्या या प्रभावामुळे हा सुंदर झाडांचा तटबंदी असलेला आश्रम राहिलाय याच्यावर इंद्रासकट देवासुराना सुद्धा आक्रमण करता येत नाही पक्षी आणि इतर वनातली श्वापदे याला वगळतात मोहाने यात प्रवेश करतात ते परत बाहेर येत नाही कलावंत सुरावनी युक्त असे हे भूषणांचे स्वर आणि सण इथून बाहेर पडणाऱ्या गीतांचे स्वरही येथे कानावर येतात दिव्य सुवास येतो येथे गार्हपत्य दक्षिण आणि आहवनीय असे तीन अग्नी प्रज्वलित असतात त्यांचा हा धूर दिसत त्या धुराचा पारव्याच्या अंगासारखा दिसणार रंगाचा ढग वृक्षांच्या शेंड्यावर जणू पसरलाय हे वृक्ष तो धूर शेंड्याने चिकटल्यामुळे मेघसमुदायाने झाकलेले वैडोरे मण्यांचे डोंगर जसे दिसावेत तसे दिसत आहे त्यांच्या शरीरात रामा अशुभ नावाला तेव्हा भ्रात्या लक्ष्मणासह हो रामाने त्या महात्म्या ऋषीकडे तोंड करून हात जोडून नमस्कार, नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर राम भ्राता लक्ष्मण सुग्रेव आणि वानर मंडळी हर्षयुक्त असलेले मग लक्ष्मण राम आणि वानर हे उग्र तेजाचे शस्त्रे हाती घेऊन इंद्रपुत्र वाली पालन करीत असलेल्या पुरीपाशी शत्रू चा वस करण्याकरता पुन्हा येऊन ठेपले किशकिंधा खंडाचा तेरावसर्ग समाप